श्री वासिष्ठ महारामा या वैराग्य प्रकरणीरा श्रीराम पुढे म्हणाला विषय हे असतात तसेच ते ज्या संपत्तीच्या जोरावर संपादन केले जातात ती संपत्तीही अशाश्वत आणि अनर्थकार्य अशा त्या संपत्तीपासून नाना प्रकारची सुखे ने? प्राप्त करून घेता येतील हीच मूर्ख माणसांची समजूत असते परंतु लक्ष्मी ही मनुष्याना सुख मिळवून देण्याऐवजी त्यांना विवेकहीन बनवून मोहात पडण्यास मात्र कारणीभूत होते। वर्षा ऋतूमधी नदी ज्याप्रमाणे आपल्या प्रवाहाबरोबर शक्डो जड पदार्थ वाहून नेते त्याप्रमाणे नाना प्रकारच्या मनोरथांच्या रुपातील आग्नीने व्याकुळ झालख्खा अप्रबुद्ध माणसांना ही लक्ष्मी वाहून नेत विविध प्रकारच्या चिंता या लक्ष्मीच्याच कन्या होत नदीच्या प्रवाहाच्या पृष्ठावरील तरंगाप्रमाणे त्या चिंता अत्यंत चंचल असून विधा दुष्ट कृत्याने त्यांचे लालन पालन केले जाते एखाद्या दुर्दैवी स्त्रीचा अग्नीवर पाय पडला म्हणजे ती जशी एका जागी उभी न राहता सैरभीर धावू लागते तसेच ही लक्ष्मी कोणत्याही एका ठिकाणी कायमची पाय स्थिर ठेवून राहत नाही तिला स्पर्श करणाऱ्याच्या अंगाचा ती दाह करते ज्याप्रमाणे दिव्याच्या ज्योतीला स्पर्श केल्यास स्पर्श करणाऱ्याचा हात भाजून काळा पडतो त्याप्रमाणेच लक्ष्मीच्या संसर्गानेही मनुष्याचा अखेरीस नाशच होतो गुण वा अवगुण यांचा विचार न करता मूढ अविचारी राजे कोणत्याही माणसावर प्रेम करून त्याला जवळ करतात तशीच ही लक्ष्मी मोठ्या कष्टाने प्राप्त झाली तरी ती सुष्टांपेक्षा दुष्टांचाच आश्रय करते दोषरूपी सर्पाचा वेग वाढेल अशा कृती करण्याला ती माणसांना प्रवृत्त करते दसे, प्रचंड वाऱ्याच्या झोताने बर्फ कठोर बनते तसा लक्ष्मीच्या मदाने मनुष्य निष्ठोर बनतो हे जोवर घडत नाही तोवरच तो मनुष्य आपल्या संसर्गाने स्वकियाना आणि परकीयाना आनंद आणि सुख देऊ शकतो मनुष्य कितीही बुद्धिमान शूर कृतज्ञ विनयी आणि लीनवृत्तीचा असो धुळीच्या योगाने सुंदर मनही मलिन होतो तसा मनुष्य लक्ष्मीच्या संसर्गाने मलिन होतो सारंश अहो भगवन ही लक्ष्मी सुखाला कारण होत नाही तर निशय दुखालाच कारण होते तिचे रक्षण आणि संवर्धन केले तरी ज्याप्रमाणे मरण दडलेलं असते त्याप्रमाणे लक्ष्मीच्या वृद्धीत विनाश भरलेला असतो जो जननिंदेला पात्र झाला नाही असा श्रीमंत स्वतःची प्रौढी न मिरवणारा शूर पुरुष आणि सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी असणारा राजा या तीन प्रकारचे पुरुष या जगात दुर्लभ आहे लक्ष्मी अत्यंत विषमय आणि रूपी सर्पाची गुहाच आहे ती जणू अनेक मोहरूपी हत्तीना आश्रय देणारा विंध्याचलच आहे सत्कार्यूपी कमलांचा संकोच करणारी ती रात्रच आहे किंवा दुःखरूपी कैरवांचा काय। विकास करणारी ती चंद्रिकाच आहे तरंगाने व्याप्त झालेल्या नदीप्रमाणे लक्ष्मी ही परमार्थ दृष्टीमध्ये विझवून टाकणारी आहे ती भ्रमरूपी आभ्रांचा मार्ग मोकळा करते खिन्नता रूपी विषाची वाढ करते नाना प्रकारच्या विकल्पांना जन्म देते नागिणीप्रमाणे भय निर्माण करते कामादी विकार रूपे घुबडांना रात्रीप्रमाणे होऊन जागृत करते विवेक रूपी चंद्राला राहूप्रमाणे ग्रहण लावते सौजन्य रूपे कमलाला चंद्रिकेप्रमाणे संकुचित करण्यास कारण होते इंद्रधनुषाप्रमाणे नाना प्रकारच्या पण अस्थिर रंगाने मनोहर भासते आणि विद्युलतेप्रमाणे चंचलत्व घेऊन उत्पन्न होतास नष्ट होऊन जाते तसेच ही लक्ष्मी मूर्खाचा आश्रय करते चापल्यात वनातील मुंगीलाही मागे टाकणारी ती लक्ष्मी वाईट कुळातील माणसांना वश फसवणुकीच्या विद्येत तर ती मात करते तिथे स्वरूप पाण्यावरील चंचल लहरीप्रमाणे एक पूर्ण क्षण क्षणही कायम राहत नाही दीपशिखा नष्ट झाली म्हणजे तिची गती जशी ज्ञात होण्यास कठीण असते तशीच लक्ष्मीची ही लक्ष्मी हत्तीच्या कळपाचा नाश करणाऱ्या सिंहेप्रमाणे मनुष्यांचा नाश करते स्वतः ती जरी खडगाच्या धारेप्रमाणे वर शीतल असले तरी अत्यंत तीक्ष्ण अशा मनुष्यांचाच ती आश्रय करते दुसऱ्यांचा नाश करूनच स्वतःच कृथार्थ मानणाऱ्या आणि दुष्ट चिंता जिच्यात एखाद्या चोराप्रमाणे वास करून असतात अशा त्या लक्ष्मीकडून दुःखाशिवाय असलेल्या सुखाचा लवरेशही प्राप्त होईल असे काही मला दिसत नाही विपदारूपी सवतीने माळ घातल्यामुळे लक्ष्मीचा तिरस्कार करणाऱ्या पुरुषाला ज्या अर्थी आलिंगन देते त्या अर्थी निःसंशय निर्लज्ज आहे सारंश लक्ष्मी अत्यंत चंचल असून माणसाला आपल्या कह्यात ओढून घेते लक्ष्मी ही साहसाने प्राप्त होणारी असून क्षणभंगूर आहे तिथे शरीर अनेक सर्पाने वेष्टीत असून ते बाह्यता एखाद्या खोल खड्ड्यात उत्पन्न होणाऱ्या पुष्पलतेप्रमाणे दुर्जनांच्या आश्रयाने बेसुमार फुपवते इतिश्री वासिष्ठ महारामाणे वैराग्य प्रकरणी त्रयोदशी सर्ग